वाल्मिकी रामायण बालकांड सर्गसाहुवा अशा त्या अयोध्यापुरीत वेदज्ञ चतुरंगोच्या सैन्यादीचा संग्रह करणारा दूरदर्शी मुसद्दी महा तेजस्वी नागर आणि ग्रामीणजनांना प्रिय असणारा अतिरथी यज्ञ करून धर्मपरायण असणारा स्वाधीन महर्षींच्या योग्यतेचा स्त्रिलोकात ख्याती पावलेला राजर्षी बलशाली शत्रूंचा निपात केलेला आणि अनेकांना मित्र केलेला जितेंद्रिय धनाच्या आणि धान्यदेंच्या संजयामुळे इंद्र इंद्रवा कुबेर यांच्यासारखा असणारा राजा दशरथ जसा मनु लोकांचे सर्वपुरी रक्षण करीत असे तसे आपल्या लोकांचे रक्षण करीत होता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अशा त्रिवर्गाची सत्यप्रतिज्ञा होऊन सेवा करीत इंद्राने अमरावतीचे करावेत असे त्या श्रेष्ठपुरीजेचं पालन करीत होता त्या श्रेष्ठ पुरीज आनंदित बहुश्रुत धर्मपर आपापल्या संपत्तीवर संतुष्ट असणारे निर्लोभी सत्यवादी असे लोक राहत होते त्या उत्तम नगरात चांगल्या वस्तूंचा ज्यांच्यापाशी संग्रह नाही असा एकही कोणी नव्हता तसेच ज्याची इच्छा तडीस गेलेली नाही किंवा गायी घोडे धनधान्य ज्याच्यापाशी नाही असा एकही कुटुंबी नव्हता त्या अयोध्येत कामी लोभी निर्दय किंवा अडाणी नास्तिक असा पुरुष शोधूनसुद्धा सापडला नसता सर्व स्त्री पुरुष धर्मशील संयमी आनंदी आणि चारित्र्याने महर्षीसारखे निर्मल होते कानात कुंडले नाहीत डोक्यात मुकुट नाही गळ्यात माला नाही असा किंवा अल्पभोगी अस्वच्छ अंगराग आणि सुगंध न लावलेला असा एकही सापडायचा नाही घाणेरड्यांना खाणारा दान न देणारा दंडभूषण किंवा उरभूषण नसलेला हातात अलंकार न घातलेला कोणी दिसला नसता तसेच आत्मप्रतिती शून्य कोणी मिळालं नसता ज्याच्या घरात अग्निहोम नाही जो होम करीत नाही जो क्षुद्र किंवा चोरी करणारा सदाच्या हीन वर्णविरहित विवाह करणारा असा कोणी अयोध्येत नव्हता ब्राह्मण जितेंद्री असून आपल्या आपापल्या कर्मात नित्य मग्न ते दानशील आणि अध्ययनशील असून दुसऱ्याकडून दान घेण्यात संकोचित होते अयोध्येत नास्तिक खोटे बोलणारा कसलेही ज्ञान नसलेला मच्छरी दुबळा अविद्वान कोणीही होता। तेथे वेदांच्या सहा अंगांचे ज्ञान नसणारा व्रते न करणारा कसलेही ज्ञान नसलेला तसाच दिनस्क किंवा मनाने दुःखी असा कोणीही नव्हता कोणीही पुरुष व स्त्री कांतीहीन किंवा कुरूप अवैध अशी अयोध्येत दिसली नसती त्याचप्रमाणे राजावर भक्ती नसलेलेही कोणी दिसले नसते चारी वर्णातील लोक देवतांची व अतिथींची पूजा करणारे केलेला उपकास जाणणारे उदारमनाचे शूर आणि पराक्रमी होते त्या उत्तमपुरीत सर्व माणसे दीर्घायुषी आणि पुत्रपुत्र स्त्रियांसह नित्य धर्माचा आणि सत्याचा आश्रय करून राहणारी होती क्षत्रिय हे ब्राह्मणांचा मान ठेवणारे वैश्य हे क्षत्रियांच्या कलाने वागणारे आणि शूद्र आपल्या कर्मात रथ राहून तिन्ही वर्णांची सेवा करणारे होते पूर्वी स्थिरबुद्धी मानवराज मनुने जसे त्या पुरीचे संरक्षण केले होते तसे सर्व बाजूने तो इश्वाकुवंशातील राजा त्या पुरीचे रक्षण करीत होता जशी सिंहाची गुहा तशी ती नगरी अग्निसारख्या प्रखर धूर्त पराभव सहन न करणाऱ्या सर्व विद्या आत्मसात केलेल्या योद्ध्याने परिपूर्ण होती कांबोज देशचे तसेच बाल्लिक वनायुज देशातले आणि सिंधू नदीच्या काठचे इंद्राच्या घोड्यासारखे उत्कृष्ट घोडे विंध्य पर्वतात उत्पन्न झालेले तसेच हिमालय प्रदेशात जन्माला आलेले आणि महापु महापद्मकुळातले अंजन आणि वामन प्रदेशातून आणलेले अत्यंत बलिष्ठ मत्त आणि ज्यांचे स्वभाव भद्र मंद्र आणि मृग असे म्हटले आहेत अशा तिन्ही स्वभावने तसेच भद्र मंद्र भद्र मृग आणि मृग मंद्र अशा स्वभावने युक्त असलेले हत्ती यांनी ती भरलेली होती नित्य माजवलेल्या प्रवत्वा हत्तींच्यामुळे ती दोन योजनाहूनही अधिक असणारी अयोध्या नावासारखीच झाली होती अशा त्या पुरीवर महान राजा दशरथ हा नक्षत्रावर चंद्राने राज्य करावे तसे आपले शत्रू नष्ट करून राज्य करीत होता आपल्या नावासारख्या अयोध्या असणाऱ्या जिच्या वेशीच्या आरगळा अत्यंत मजबूत होत्या आणि चित्रविचित्र गृहाने जिची शोभा वाढवली होती अशा हजारो माणसाने गजबजलेल्या मंगलपुरी अयोध्येवर इंद्राप्रमाणे हा राजा राज्य करीत होता बालकांडाचा सहावा सर्ग समाप्त